विचार। विचार की ते सावा अध्यायविचार विचारास श्रवण करतील, विचारा करतील। ब्रजनाथाची पितामही देखील चातुर्मासात पुरीवासाचे महात्मे ऐकून दोघांच्याही प्रस्तावात सहमत झाली मग तर ते प्रतिदिन सकाळ संध्याकाळ सकाळी आणि संध्याकाळी श्री जगन्नाथ देवांचे दर्शन करीत असत नरेंद्र स्नान करून पुरी आणि आसपासच्या दर्शनीय जगन्नाथांची ज्यावेळी जी सेवा होते तथा ज्यावेळी जो वेष आदी असतात त्या सर्वांचे भक्तीपूर्वक दर्शन करीत असत अशा प्रकारे मोठ्या नियमितपणे तथा सुंदर त्यांचा वेळ होऊ लागला त्यांनी श्री गोपाल गुरुंच्या येथून जाण्यानंतर मला, ये मला खूपच यातन होतील तुम्ही जितके अधिक येथे थांबाल मला तितके अधिक प्रसन्नता होईल सद्गुरु सहजासहजी प्राप्त करता येतात परंतु सच्चे शिष्य सहजासहजी भेटत नाहीत ब्रजनाथाने भिन्न भिन्न करा जी आम्ही समजू शकू गोस्वामी मोठा सुंदर विषय आहे श्री गौरसुंदर जे काही माझ्या मुखातून वदवतील ते सर्व काही सांगेन तुम्ही सावधानतेने श्रवण करा सर्वप्रथम शांत रस येतो शांतरसात शांतरतीच स्थायी भाव आहे निर्विशेष ब्रह्मानंदामध्ये तथा योगींच्या आत्मनंदात जो आनंद आहे तो अत्यंत सीमित आणि शिथिल आनंद आहे ईशमय आनंद याही पेक्षा मोठा असतो ईशस्वरूपानुभवच त्या सुखाचे कारण असते शांतरसाचे आलंबन चतुर्भुज नारायण मूर्ती आहेत त्या मूर्तीत विभूता ऐश्वर आदी गुण असतात शांत पुरुषचंद पुरु, सनातन सणदकुमार आदी चारही कुमार प्रधान आत्माराम आहेत हे लोक बालसन्यास बालसन्यासाच्या वेशात विचारण करतात सर्वप्रथम यांची रुची निर्विशेष ब्रह्मात होती परंतु नंतर रूप माधुरी भगवंत वैराग्याद्वारे सारी विघणे दूर झालेली आहेत विषयासक्ती सुद्धा दूर झालेली आहे परंतु मुक्तीची अभिलाषा विद्यमान आहे असे तापसजन तप तापसजन शांत रसात प्रवेश करतात प्रधान प्रधान श्रवण निर्जनी वास तत्वांचे विवेचन विद्याशक्तीची प्रधानता स्थापन विश्वरूपा प्रती आदर ज्ञान मिश्र भक्तांचा संगण विषितातील तत्वांवर विचार विमर्श करणे हे सर्व या रसाचे उद्दीपन आहेत पुनः भगवंताच्या चरणकमळी अर्पित तुळशीचा सौरभ शंखध्वनी पवित्र पर्वत पवित्र बन गंगा, अर्थात सर्वांचा विभाव आहे ब्रजनाथ या रसाचा अनुभव कसा असतो गोस्वामी नासिकेच्या अग्रभागावर दृष्टी अवधूताप्रमाणे कृती चार हात पुढचे स्थान पाहून पावले उचलणे ज्ञानमुद्रा दाखवणे अर्थात तर्जणी आणि अंगठ्यास मिळून जी मुद्रा होते ती दाखविणे भगवत विद्वेषींच्या प्रती द्वेषरहित असणे भगवंताच्या प्रती भगवंताच्या प्रती भक्तीची कमी जीवनमुक्तीप्रती आदरभाव निरपेक्षरंकार निरहंकार आणि मौन आदी शांतरतीच्या असाधारण क्रिया हे शांतरसीचे अनुभव आहेत जांभय येणे अंगमोडने, मोडणे भक्ती उपदेश हरिप्रति नमस्कार आणि स्तव शांत शांतभाव रूप साधारण क्रिया आहेत ब्रजनात शांत रसात सात्विक विकार कसा असतो गोस्वामी प्रलय अर्थात मूर्चित होऊन पृथ्वीवर पडणे या व्यतिरिक्त रोमांच स्वेद स्तंभ आदी सात्विक विकार समूह या रसात अधिक परिणामात लक्षित होतात यात दीप्त दीप्त लक्षण सात्विक विकार नाहीत ब्रजनाथ या रसात संचारी भाव कोणते कोणते आहेत कोण कौन कोणते आहेत गोस्वामी निर्वेद खेद वैराग्य हर्ष, मती, स्मृती विषाद उत्कंठा आवेग आणि वितर्क हे संचारी भाव समूह साधारणत शांतरसा दि शांतरसात दिसून येतात ब्रजनाथ शांत शांतिरथी किती प्रकारची प्रकारची असते गोस्वामी शांतरसात शांतिरथी स्थायी स्वभाव आहे शांतिरती समा आणि प्रकारची असते प्रकाशित झाल्यावर समा शांतिरती होते संपूर्णपणे अविद्येचा ध्वंस झाल्याने निर्विकल्प समाधीमध्ये भगवत साक्षात्कार झाल्यावर जो अत्यंत घणानंद होतो त्यास चांद्रानंद म्हणतात सांद्रा शांतीरतीमध्ये हाच सांद्रानंद प्रकाशित होतो परोक्ष आणि भेदाने शांतरस दोन प्रकारचे असतात शुक शुकदेव आणि प्राप्त होणाऱ्या ब्रह्मानंदाचा परित्याग करून भक्तीरस आनंद समुद्रात सूर मारला हो, होता प्रख्यात विद्वान श्री सार्वभौम भट्टाचार्य यांची देखील तीच अवस्था झाली होती ब्रजनाथ जड अलंकारात शांतरसात का नाही जड अलंकारात शांत रसास का नाही ग्रहण केले गेले गोस्वामी जड व्यापारात शांती आल्यानेच विचित्रता दूर होते म्हणून जड अलंकारिकांनी शांतिरथीच घेतले नाही परंतु चित व्यापारात शांत रसाच्या आविर्भावाने अप्राकृत रसाचा उत्तरोत्तर उत्तर उदय होतो भगवंत म्हणतात की त्यांच्यात निष्ठायुक्त बुद्धिस श्रम म्हणतात आता पहा शांती शांतीरती शिवाय भगवंतात बुद्धीची निष्ठा निष्ठा असणे असं म्हणूनच शांत रसा कृपया दासेरसाची विभाग आदींसोबत व्याख्या करावी गोस्वामी दासेरसास पंडितगण प्रितरस म्हणतात अणुग्राह्य पात्र दास भावयुक्त तथा पाल्य भावयुक्त अशा दोन प्रकारे असल्याने हा प्रीतरस देखील दोन प्रकारचा असतो संभ्रम प्रीतरस आणि गौरव म्हणतात गोस्वामी मी कृष्णाचा दास आहे असा अभिमान असणाऱ्या व्यक्तींची ब्रजेंद्र नंदन कृष्णाप्रती प्रीती उत्पन्न होते तीच प्रीती उत्तरोत्तर अधिक पुष्ट झाल्यावर संभ्रम प्रीत म्हणवली जाते या रसात कृष्ण आणि कृष्ण दासगण आलंबण असतात ब्रजनाथ या रसात कृष्णाचे स्वरूप काय असते गोस्वामी गोकुलात संभ्रमप्रित रसात कृष्ण द्विभुज रूपात आलंबण असतात hmm. दुसऱ्या ठिकाणी कधी कधी द्विभुज आणि कधी कधी चतुर्भुज रूपात सुद्धा आलंबण होतात hmm. गोकुळात नवजलधर कांतीयुक्त प्रभू श्रीकृष्ण करयुगलात मुरली कटी प्रदेशात स्वर्णास ही मात करणारे पीतवसन डोक्यावर मोर पंखाचा चुडा धारण करून गोप वेशात आलंबण आहेत हातात शंख चक्र आणि समस्त अंगांमध्ये मणिमुक्तांचे आभूषण धारण करून ऐश्वर वेशात आलंबण होतात श्री रूप गोस्वामी भक्ती रसामृत मध्ये लिहितात ब्रह्मांड कोटी धामे करो मूप ुधी अविचिंत महाशक्ती निषेध अवताररावलबीज सदात्मा महृदगुण पर आराध्य सुदृढव्र समृद्धीमान क्षमाल शरणागत पालक दक्षिण सत्यवचनों दक्षशुभंकर प्रतापी धाक शा, शास्त्रचुरभ सुधत्तम वदास्तेजसा कृतज्ञ की संशय वरीयाण बलवाण प्रेम वश्य इदी इत्यादी बिरगुणे। युष विधे चार प्रकारचे दास कोणत कोण कौन कोणते आहेत गोस्वामी प्रक्षित सदा खाली दृष्टी असणारे दास आज्ञाकारी विश्वास विश्वासी आणि कृष्णास प्रभू जाणून नम्र बुद्धीने युक्त असे चार प्रकारचे दास दास दास्यरतीचे आश्रय आलंबण आहेत त्यांची तात्विक नावे ही आहेत अधिकृत दास आश्रित दास परिषद दास आणि अणुगत दास ब्रजनाथ अधिकृत दास कोण आहेत गोस्वामी ब्रह्म शिव आणि इंद्र आदी देवदेवता अधिकृत दास दासी आहेत ते जगासंबंधी कार्यात अधिकार प्राप्त करून भगवंताची सेवा करतात ब्रजनाथ आश्रित कोण आहेत गोस्वामी शरणागत ज्ञानी आणि सेवानिष्ठ हे तीन प्रकारचे आश्रित दास आहेत कारागृहात बंधनूहरणाच्या श्रेणीमध्ये येतात शौणक आदी ऋषीगण मुक्तीची अभिलाषा सोडून श्रीहरीचा आश्रय केल्यामुळे ज्ञाननिष्ठ दास आहेत प्रारंभापासूनच भगवद्भजनात आसक्त चंद्रध्वज हरिहर बहुलाश्वर बहुलाश्र श्रव इश्वाकू आणि पुंडरिक आदी सेवानिष्ठ शरणागत दास आहेत ब्रजनात पारिषद दास कोण आहेत गोस्वामी उद्धव दारुक सात्यकी श्रुतदेव शत्रुजीत, नंद उपनंदन भद्र हे पारिषद दास आहेत हे लोक मंत्रणा आदी कार्यामध्ये नियुक्त राहूनही वेळेनुसार परिचर्या करतात भीष्म परीक्षित विधुरही पारिषद आहेत त्यांच्यात प्रेमीदास उद्धवच श्रेष्ठ आहे अनुगत दास कोण आहेत गोस्वामी सेवा कार्यात सदैव आसक्त चित्त असणारे दास म्हणजे जातात ते दोन प्रकारचे असतात एक व्रजात राहणारे दुसरे द्वारकापुरी मध्ये राहणारे सुचंद्र मंडल स्तंभ स्तुतंब आदी द्वारकापुरीचे अणुगतदास आहेत रक्तक पत्रक पत्री मधुकंठ मधुव्रत रसाल सुविलास प्रेमकंद, मकरंदक आनंद चंद्रहास पायोद व, वकूल, रसद आणि सारद हे व्रजातील अणुगतांमध्ये रक्त सर्वात आणि वीरभेदा आणि अणुगतदास तीन प्रकारचे असतात जे भक्त कृष्णाच्या प्रती कृष्णप्रियसींच्या प्रती तथा कृष्णांच्या सेवकांच्या प्रती यथायोग्य यो प्रीती राखतात ते धुर्य परिषद आहेत जे कृष्णप्रियसीचे सत्यभामादीचे आश्रित आहेत कृष्णसेवेत विशेष रूपाने नियुक्त होत नाहीत ते धीर पारिषद आहेत तथा जे फक्त केवळ मात्र कृष्णाच्या कृपेचे आश्रित आहेत दुसऱ्यांची चिंता करीत नाहीत त्यांना वीर म्हणतात श्रीकृष्णाचे पूर्वोक्त आश्रित पारिषद आणि अणुग हे तीन प्रकारचे दासगण नित्यसिद्ध सिद्ध आणि साधक तीन प्रकारचे असतात ब्रजनाथ दासेरसाचे उद्दीपण कोण कोण आहेत सांगण्याची कृपा करावी गोस्वामी मुरली ध्वनी शृंग ध्वनी हास्युक्त दृष्टी गुणश्रवण कमलपदिन्ह नवी अंगातून निघालेला सौरभ ही दासेरसाची उद्दीपणे आहेत ब्रजनाथ या रसाचे अनुभव कोण आहेत गोस्वामी आपल्या निर्दिष्ट कार्यात पूर्णपणे रममाण होणे भगवंताच्या आज्ञेचे पालन करणे भगवंताच्या सेवेत ईर्षाद्वेषरहित होणे दासांशी मित्रता आणि कृष्णाप्रती निष्ठा हे दासे रसाचे असाधारण अनुभव आहेत नृत्य आदी उद्भाज स्वर उद, उद्भव स्वर कृष्णाच्या प्रियजनांप्रती आदर आणि अन्यत्र वैराग्य हे साधारण अनुभव आहेत ब्रजनाथ प्रीतरस आदी तिन्ही रसांमध्ये सात्विक विकार कशा प्रकारे होतात गोस्वामी या रसांमध्ये स्तंभ आदी सर्व सात्विक भाव प्रकाशित होतात प्रकाशित होतात ब्रजनात या रसांमध्ये भाव कोण आहेत गोस्वामी हर्ष गर्व निर्वेद विषाद दैन्य चिंता स्मृती शंका मती उत्सुकता चापल्य वितर्क आवेग लजा जडता मोह उन्माद उचकी बोध स्वप्न क्लम व्याधी आणि मृती हे 24 व्याभिचारी भाव या रसामध्ये आहेत मद श्रम भय अपस्मार आलस्य उग्रता क्रोध असूया आणि निद्रा यांचा विशेष उदय होत नाही संयोग झाल्यावर हर्ष गर्व आणि धैर्य तथा वियोगात ग्लानी व्याधी आणि मृती भाव प्रकाशित होतात निर्वेद आदी अठरा भाव संयोग आणि वियोग दोन्ही दशांमध्ये दिसून येतात ब्रजनाथ या प्रीतरसातील स्थायी भाव जाणू इच्छितो गोस्वामी संभ्रम आणि प्रभू बुद्धीने शांत रसात रती मात्र स्थायी भाव आहे या रसात रती ममता भावाने प्रीती होऊन स्थायी भाव होते ही संभ्रम प्रीती उत्तरोतर उत्तर वाढून प्रेम स्नेह आणि रागावस्थेपर्यंत विस्तृत होत जाते संभ्रम शंका आणि बहिरहित झाल्यावर प्रेमाचे रूप धारण करते जेव्हा प्रेम गाड स्वरूपात असहणीय असतो जेव्हा स्नेहामध्ये दुःख देखील सुखाप्रमाणे भाजते तेव्हा त्या स्नेहा, स्नेहा, ते ते स्नेहा राग म्हणतात अशा दशेस अशा दशेत कृष्णाच्या वियोगात प्राणास त्यागण्याची इच्छा होते दास प्राप्ती करतात अणुकदासांमध्ये रागापर्यंत उदय होतो राग उदित झाल्यावर सख्य भाव आंशिक रूपाने उदित होतो पंडित जन या रसामध्ये कृष्णासोबत मिलनास योग आणि विच्छेदास अयोग म्हणतात अयोग दोन प्रकारचा असतो उत्कंठित आणि वियोग योग तीन प्रकारचा असतो सिद्धी तुष्टी सिद्धी तुष्टी आणि स्थिती उत्कंठित तशेमध्ये कृष्णास पाहू शकण्याचे नामच सिद्धी आहे विच्छेदानंतर कृष्ण मिलनास तुष्टी म्हणतात कृष्णासोबत निवास करण्याची स्थिती निवास करण्यास स्थिती म्हणतात ब्रजनात संभ्रम प्रीती समजलो आता गौरव प्रीतीची व्याख्या करा गोस्वामी ज्यांचा लाल्य अभिमान असतो अर्थात कृष्ण माझे लालन पालन करणारे आहेत असा गौरव प्रीती होते भगवान श्री कृष्ण आणि त्यांचे लाल्य दासगण लाल्य दासगण या रसाचे आलंबण आहेत गौरव प्रीतीमध्ये महागुरु महाकीर्ती महाबुद्धी महाबल रक्षक आणि लालकाच्या रूपात श्रीकृष्ण विषयरूप आलं अवलंबण आहेत लाल्यगण लाल्यगण कनिष्ठत्व आणि पुत्रत्व अभिमानाच्या भेदाने दोन प्रकारचे असतात सारण गद आणि सुभद्र आदी कनिष्ठत्व अभिमान बाळगणारे आहेत प्रद्युम्न चारुदेशन आणि सांब आदी पुत्रत्व अभिमान बाळगणारे आहेत श्रीकृष्णाचे वासल्य आणि इशतहास्य स्मित हास्य आदी या रसामध्ये उद्दीपन आहेत लाल्यगणाचे खाली आसनावर बसणे पूज्यजनांच्या मार्गावर चालणे स्वैर स्वच्छा आचाराचा परित्याग हे सर्व अनुभव आहेत संचारी आणि व्याभिचारी भावास आधीप्रमाणे जाणावे ब्रजनाथ गौरव शब्दाचे तात्पर्य काय आहे गोस्वामी शरीराच्या संबंधाने कृष्ण माझे पिता आहेत गुरु आहेत अशा बुद्धीस गौरव म्हणतात लालन पालन करणाऱ्या कृष्णाप्रती तन्मयी प्रीतीस गौरव प्रीती म्हणतात हाच या रसाचा स्थायी भाव आहे ब्रजनात प्रभू प्रीती रस समजलो आता प्रेय भक्ती रस किंवा सख्य रसाचे वर्णन करावे व स्वामी या रसामध्ये कृष्ण आणि कृष्णाचे वयस्क सखा हेच आलंबण आहेत द्विभुज मुरलीधर ब्रजेंद्र नंदन श्रीकृष्ण विषय आलंबण आहेत आणि सखा आश्रय आलंब आहेत ब्रजनात कृष्णाच्या वयस्कांची सखांची लक्षणे आणि भेद जाणू इच्छितो गोस्वामी वयस्कांचे रूप गुण आणि वेश दासांप्रमाणे असतात परंतु हे लोक दासांप्रमाणे त्यांच्यात विश्रंभ भाव असतो हे पूर आणि व्रज संबंधाच्या भेदाने दोन प्रकारचे असतात अर्जुन भीम द्रौपदी श्रीधाम विप्र हे पूरसंबंधी सखा आहेत यात अर्जुन श्रेष्ठ आहे ब्रजवासी सखागण सोबत राहू इच्छितात त्यांना सदैव कृष्ण दर्शनाची लालसा असते चार प्रकारचे असतात सुहुद सखा प्रिय सखा आणि प्रिय नम्र सखा सुहृद सखांमध्ये काही काही वासल्य भाव मिलीत असतो हे सखागण वयाने कृष्णापेक्षा थोडे मोठे असतात हे लोक अस्त्र धारण करून दुष्टांपासून कृष्णाचे सर्वदाभद्र भद्रोभट्र हे सुरुदय सखा आहेत यात मंडलीभद्र आणि बलभद्र सर्व प्रधान आहेत वयाने हे कृष्णापेक्षा लहान काही काहीसे दास्यभावयुक्त साखर बाळगणाऱ्या वयस्कांना सखा म्हणतात विशाल वृषभ ओजस्वी देवप्रस्थ, वरुथप मरंद कुसुमापीड मणिबद्ध करत श्रीदाम सुदाम दाम वसुदाम किंघिनी स्तोक्त कृष्ण अंशु भद्रसेन विलासी पुंडरिक विंटक कलंबिक आदी कृष्णाचे प्रिय सखा आहेत सुरुध सखा आणि सखा या तिघांपेक्षा श्रेष्ठ अत्यंत गंधर्व उज्ज्वल आदी श्रीकृष्णा उज्ज्वल सर्वदा नम्रोक्ती परिहासपूर्ण बोलणे करतात सखांमध्ये कुणी कुणी नित्यप्रिय आहेत कुणी कुणी देवता आणि कुणी कुणी साधक असतात हे लोक सख्य सेवेत नाना प्रकारच्या भावभंगिमादीवारे विचित्रता संपादित संपादित करून कृष्णाच प्रसन्न करतात ब्रजनात या रसाची उद्दीपणे काय आहेत गोस्वामी कृष्णवयस, रूप शृंग वेणू शंख विनोद परिहास पराक्रम आणि लिलाकृती ही सर्व सख्य रसाची उद्दीपणे आहेत गोष्टात कुमार आणि गोकुळात कैशोर उद्दीपण आहेत ब्रजनाथ साधारण सखांच्या अनुभवास जाणू इच्छितो गोस्वामी बाहू युद्ध चेंडू खेळणे एकमेक एक, एकमेकांच्या खांद्यांवर चढण्याचा खेळ काठीने खेळणे पर्यक आसन, आणि झोपाळ्यावर एकत्र शयण उपवेशन आणि परिहास जलविहार माकडांसोबत खेळणे कृष्णास प्रसन्न करण्याच्या कृती नृत्य गायन हे सर्व साधारण सखांचे अनुभव आहेत सदउपदेश हो देणे सर्व कार्यांमध्ये अग्रेसर होणे ही सुहृदांची कार्य आहेत तांबूल अर्पण तिलक रचना तथा चंदन लेपण आदी सखांचे विशेष कार्य आहेत करणे ओढणे खेचणे कृष्णाद्वारे अलंकृत होणे प्रियसखांची विशेष कार्य आहेत मधुरली सहाय्यता करणे प्रियनम्र सखांची विशेष कार्य आहेत हे दासांप्रमाणे वनातील पुष्पांनी कृष्णास सजवितात कृष्णास पंखा आदीद्वारे व्यजन कार्य करतात ब्रजनात या रसात सात्विक आणि संचारी भावांचा विचार काय गो भाव गो गो आहे गोस्वामी दास्य रसाप्रमाणेच अधिक काही अधिक रूपात असतात ब्रजनात या रसातील स्थाई भाव कसा असतो गोस्वामी श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू मध्ये लिहिले आहे विमुक्त संभ्रमाद विश्रभात्मा रतीरतीर्दो प्राय हो समान यस सा अर्थात साधार हो दोन समान व्यक्तींमध्ये परस्पर जी संभ्रमरहित विश्राम भाग विश्रमभात्मक रती असते तिला सख्या म्हणतात हा स्थायी शब्द वाच्य आहे व्रजनात विश्रम्भ कशाच म्हणतात गोस्वामी विश्रंभो गाढ विश्वास विशेषो यंत्रणोजित अर्थात सर्व प्रकारे परस्पर अभेद प्रित गाढ विश्वासाचे नाव विश्रंभ आहे ब्रजनात कृपया याच्या क्रमविकासा संबंधी सांगा गोस्वामी हा सख्यरस रती प्रेम स्नेह आणि रागास क्रोडीभूत करून प्रणयापर्यंत पोहचतो ब्रजनात प्रणयाचे लक्षण काय आहे गोस्वामी संभ्रमाची योग्यता विद्यमान असल्यावरही संभ्रम गंधशुन्योठाचा पूर्व असतो प्रीती आणि कृष्ण आणि कृष्ण भक्ताचे भाव दुसऱ्यांपेक्षा भिन्न जातीय आहेत सर्व रसांमध्ये प्रेमरस अर्थात सख्य रसच प्रिय आहे कारण कृष्ण आणि कृष्णभक्तांचा समजातीय माधुरीय भाव या रसामध्ये लक्षित होतो एकोणतीसावा अध्याय समाप्त